अध्याय तीनशे बावन्नावा उंच मृत्युपाख्यान युधिष्ठिर प्रश्न करतो आपण पितामहानी आतापर्यंत आता मला मोक्ष धर्माला उपकारक असे शुभाचार सांगितले आता आपण मला आश्रमी लोकांचा श्रेष्ठ धर्म कोणता तो सांगावा कारण संन्यासा मोक्षधर्म श्रेष्ठ खरे परंतु सामान्यास दुश्चर आहेत भीष्म उत्तर करतात बाबारे ठीक आहे संन्यासर्घट दुर्घट असला तरी चिंता नको धर्माला एक स्तोड नहीं अनेक है अनि ही द्वारा ने गले तरी तदुद्देशाने के लिए क्रिया विफल होत नहीं कारण सर्वही आश्रमात आश्रम यथोचित अशा क्रिया लवन देंद्र रूपाने धर्म हा स्वर्गा साधन व मोक्षरूपी अबाधित फल देना आता या है आता यह भेदा रहस्य अेथे दृढ़भक्ति त्याच धर्माला तो श्रेष्ठ मानून त्यानेच कृतकृत्य कुर्त होतो व स्वेतर धर्मास्तुच्छ मानतो बाकी प्रत्येक आश्रमात स्वर्ग व मोक्ष यांची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य आहे मात्र दृढनिश्चय झाला पाहिजे हे नरदश्रेष्ठा याबद्दल महर्षी नारदाने प्रत्यक्ष इंद्राला एक कथा सांगितली ती माझे तोंडू नाही हे राजा त्रैलोक्याला संमत असे परमसिद्ध महर्षी नारद वायूप्रमाणे पाळीपाळीने सर्व लोकात अप्रतिबंध संचार करीत असतात हे धनुर्धरा ते नारद एक वेळ देवेंद्राचे भवनास गेले तेथे इंद्राने त्याचा सत्कार केल्यानंतर पुढे जाऊन ते आसनारूढ झाले तेव्हा त्यांचे विधीपूर्वक पूजन करून त्या शचिपतीने प्रश्न केला हे निष्पाप महर्षे आपण काही नवल पाहिले आहे काय कारण हे विप्रशे आपण परमसिद्ध आहात आणि हे चराचर सर्व त्रैलोक्य कौतुकाने सर्वदा फिरत असून साक्षीप्रमाणे अवलोकन करीत असता यामुळे हे देवर्षी आपनास अविदित असे या त्रैलोक्यात काहीच नाही तेव्हा आपण जर काही नवल ऐकले पाहिले किंवा अनुभवले असेल तर मला कथन करा असा प्रश्न करून नम्रपणे पुढे बसलेल्या त्या देवेंद्राला त्या वागपटू नारदानी एक मोठी कथा सांगितली आता राजा इंद्राचे प्रश्नावर त्या ब्राह्मणाने म्हणजे नारदांनी ज्या रीतीने जी कथा सांगितली ती त्या रीतीने तू ही मजपासून ओम तत्स अध्याय तीनशे त्रेपन्नावा उंच मृत्युपाख्यान भीष्म सांगतात हे नरश्रेष्ठा गंगेचे दक्षिणतीराला महापद्मनामक श्रेष्ठ नगरात कोणी एक अत्रिगोत्रोत्पन्न समाधिनिष्ठ ब्राह्मण राहत असे तो वृत्तीने सौम्य व वेदात प्रवीण असून ज्ञानी असल्याने निसंदेह झाला होता हुदा। तो ब्राह्मण सदैव धर्मनिरत जितक्रोध नित्यतृप्त जितेंद्रिय तप व वेदाध्ययन यात गडलेला हाडाचा खरा सज्जनांना मान्य मोठा सुशील व न्यायार्जित द्रव्यावर निर्वाह करणारा असा होता त्याचे जात गोतही फार मोठे असून त्याचे कुल प्रख्यात व सत्वाचरणी होते अशा कुलात जन्म वृत्तीने राहत असे त्याला पुत्रसंतती मोठी झालेली पाहून तो विपुल कर्माचरण करून कुल धर्माचा आश्रय करून धर्माचरणास लागला त्यावेळी त्याने मनात वेदोक्त धर्म शास्त्रोक्त धर्म व शिष्टाचरित धर्म याप्रमाणे तीन प्रकारच्या धर्मांबद्दल विचार चालू झाला त्यावेळी कोणता धर्म आचरल्याने आपले कल्याण होईल त्याला काय केले पाहिजे ते कोणाच्या उद्देशाने केले पाहिजे इत्यादी विचार करून तो नित्य कंटाळे परंतु काही निर्णय होईना याप्रमाणे तो विचार करून शिणला असता एके दिवशी त्याच एक मोठा धर्मिष्ठ व योगनिष्ठ असा ब्राह्मण अतिथी आला त्या अतिथीने त्या ब्राह्मणाने हेतूपूर्वक यथाविधी पूजन केले नंतर तो विश्रांती घेऊन सुखाने बसला असता तो ब्राह्मण त्याला असे वचन बोलला ओंता अध्याय तीनशे चोपन्नावा उंच मृत्यू पाख्या ब्राह्मण म्हणाला हे निष्पा आपल्या या मोहकवाणीने मी जसा काही बांधला गेलो आहे आता आपला व माझा स्नेह झाला आहे यास्तव मी आपणाशी काही बोलत आहे ते ऐका हे द्विज मी आता ग्रहस्थाश्रमाचा भार पुरावर टाकून उत्तम धर्माचरण करू इच्छितो परंतु मला त्या धर्माचा मार्ग कोणता ते सांगा माझा हेतु सन्यास घेऊन केवळ एकांतात एकटा राहून आत्मशोधन करीत राहावे असा आहे परंतु सामान्य जनास बाधक असे जे विषय त्यांच्या जाळ्यात मी सापडलो असल्याने तिकडे वासना जावी तशी जात नाही आजपर्यंतचे माझे वय हे मुलाबाळांचे प्राप्तित गेले परंतु आता जे उरले आहे तेवढ्याने परलोकाचे मार्गाची सामुग्री संपादन करावी असा हेतू आहे कारण मला या जगताचे गर्दीतून पलीकडे वाट मिळावी अशी प्रबळ इच्छा आहे तर या संसार समुद्रास तरुण जाण्याची नौका कोणत्या आश्रमात सापडेल मला चैन नाही कारण लोकात पाहावे तो सात्विक मनुष्य देखील संकटात सापडून क्लेश पावत असतात यमधर्माची ध्वजा रोगाधिकांचे रूपाने प्रजेवर अखंड फडकून राहिली आहे अशामुळे या लौकिक भोगाचे वेळी माझे मन उदास असते बरे यामुळे संन्यास घ्यावा म्हणेन तर संन्याशांनाही कष्ट दिसतातच कारण यकश्चित अन्नवस्त्रासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते या प्रकारचे माझे मन दोहीकडे माघार घेत आहे तर हे अतिथे आपण आपले बुद्धिबल खर्चून मला योग्य अशा धर्माची दिशा दाखवून धर्मपर करावे एवढीच माझी विनंती राजा त्या धर्माबिलाची ब्राह्मणाची ती विनंती ऐकून त्या सुज्ञ अतिथीने मोठ्या मधुर व कोमल शब्दाने त्याला म्हटले हे ब्राह्मण मला देखील या कामी मोठा घोटाळा पडला आहे तुझेप्रमाणेच माझे मनाचा निश्चय झाला आहे परंतु कसे करावे पहावे तो स्वर्गाला वाटा पडले आहे अनेक आहेत तेव्हा जावे कोणचीही नये हाच निर्णय करवत नाही पहावे तो कोणी ब्राह्मण मोक्षधर्माची प्रशंसा करतात कोणी यज्ञाचे फलाची महती गातात कोणी वानप्रस्थाश्रम धरून राहतात दुसरे कोणी गार्हस्थ्यालाच चिपटून राहतात कोणी राजधर्माचा आश्रय करतात तर कोणी आत्मफलाचाच आश्रय करतात कोणी गुरुधर्माचा आश्रय करतात तर दुसरे वांग नियमातच सिद्धी मानतात बरे कोणी मातापित्यांची शुश्रूषा करूनही स्वर्गास गेलेले आढळतात कोणी अहिंसाव्रताने तर कोणी सत्यानेच स्वर्गात गेले आहेत कोणी उभ्या युद्धात वध पावल्याने स्वर्गास गेले आहेत कोणी उंचव्रता व्रताने सिद्ध होऊन स्वर्गास लागले आहेत कोणी वेदव्रती होऊन केवळ वेदाध्ययनानेच कल्याण पावले आहे दुसरे कोणी बुद्धिमान लोक इंद्रियजय करून संतोषवृत्तीनेच स्वर्गास पोहोचले कोणी सरळ वाटेने चालत असता कुटाळ लोकांनी त्यांच्यावर आघात करून त्यांचे हाल केले तरीही त्यांनी आपला सरळपणा सोडला नाही व अखेर ते आपल्या सरळपणामुळेच शुद्धात्मे होऊन स्वर्गागूढ झाले आहेत याप्रमाणे अनेक प्रकारचे लोकांनी अनेक प्रकारच्या खुल्या दरवाज्यांनी स्वर्ग गाठलेला पाहून वायूचे योगाने मेघपंक्ती ज्याप्रमाणे अस्ताव्यस्त होते तशी माझी मतीही घोटाळ्यात पडली आहे ओम तत्स